वाचक मिलिंदव्हाणकर गोष्ट चारशे सव्वीस कुंपण आणि फळ झाडे एका गावात एक मोठा उद्योगी व चतुर गृहस्थ राहत असे तो मरण पावल्यावर त्याची सर्व मिळकत त्याच्या मुलाच्या हाती गेली तो मुलगा अगदीच मूर्ख होता त्याच्या वडिलांची एक मोठी डाळिंबाची होते त्याच्या भोवती काटे कुंपण होते ते त्या मुलाने उपटून टाकले कारण तो या काटे झाडांचा काय उपयोग यांना डाळिंब थोडीत येणार आहे बागेभोवतीचे कुंपण नाहीसे झाल्यावर गावातील पोरांनी व गुरांनी हात शिरून सगळ्या फळझाडांचे नुकसान केले इतके झाल्यावर कुंपणाचा उपयोग काय हे त्या मूर्ख पोराच्या लक्षात आले मग तो कुंपणाला डाळिंबे येत पण बागेतल्या डाळिंबांचं रक्षण तात्पर्य नुसते बघायला गेले तर एखादी वस्तू अनावश्यक वाटली तरी पूर्ण विचार केल्याशिवाय तिचा नाश करू नये गोष्ट चारशे सत्तावीस म्हातारी व तिची मेंढी एका म्हातारीची एक मेंढी होती तिची लवकर जितकी जास्त निघेल तितकी काढावी या हेतूने ते अगदी साफ कापून काढण्याचा म्हातारी प्रयत्न करीत असेल तसे करताना एखाद्या वेळी मेंढीच्या अंगाला काकडी लागून तिला बरेच लागत असे एके दिवशी तसा प्रकार झाला असता ती मोठ्याने ओरडून म्हणाली अगं बाई तू माझे असे हाल का करतेस माझ्या अंगातून रक्त काढल्याने लोकर काही भर पडेल का तुला जर माझी लोकर हवी असेल तर लोकर कापणाऱ्या धनगराला बोलाव म्हणजे माझं रक्त न निघता तो ती कापून देईल आणि जर तुला माझं मांस हवं असेल तर काटकाला बोलाव म्हणजे माझे असे हाल न करता तो मला आपल्या एका मारून टाकेल ताती नाही अशा माणसाकडून पण उलट त्याने काहीतरी नुकसान केले नाही म्हणजे मिळवली म्हणून समजावे गोष्ट चारशे अठ्ठावीस आंधळा व लाटग्याचे पोर एका गावात एक आंधळा राहत असे तो कोणत्याही प्राण्याला हात लावून त्याची गात ओळखण्यात फार प्रसिद्ध होता एकदा एका माणसाने लांडग्याचे पिल्लू त्याच्याकडे परीक्षेसाठी आणले आंधळ्याने त्याला जवळ घेऊन अंग चाचपून पाहिले पण त्याची नीट परीक्षा त्याला झाली नाही मग तो थट्टेने त्या लांडग्याच्या पोराला म्हणाला अरे तू कुत्र्याचं पिल्लू आहेस की लांडग्याच हे मी खात्रीपूर्वक सांगू शकलो नाही तरी तुला मेंढऱ्यांच्या कडपास सोडण्याचा सल्ला मी कधीही देणार नाही तात्पर्य गाढवाचे पोर गोजीरवाणी दिसले तरी त्याचा गाढवपणा कधीही लपत नाही गोष्ट चारशे एकोणतीस तिघांच्या तीन एका शहराला शत्रुता पडेल असे दिसू लागले तेव्हा शहराला मजबूत कशाची करावी याचा विचार करण्यासाठी शहरातले प्रमुख लोक एके ठिकाणी जमले त्यात एक सुतार होता तो पुढे होऊन म्हणाला तटबंदी लाकडाची करावी असं मला वाटतं इथ्यात कुंभार म्हणाला या कामी विटांसारखी दुसरी योग्य वस्तू नाही त्या ऐकून सांभार सर्वांच्या पुढे होऊन म्हणाला खरच लोक हो लो तुम्हे काही म्हणा पण मला वाटतं यासाठी कातड्यासारखी उपयुक्त वस्तू नाही तात्पर्य प्रत्येक कामाला आपले घोडे पुढे ढकलण्याचा प्रयत्न करणे हा सर्वसामान्य माणसाचा स्वभाव असतो गोष्ट चारशे तीस कोल्हा व सिंह एके दिवशी एक शिकारीला गेला तेथे त्याने निरनिराळ्या जातीचे अनेक प्राणी मारले ते पाहून हो सर्व प्राणी घाबरले व आपापले प्राण वाचवण्यासाठी गुहेत व वा धाडीत लपून बसले प्राण्यांचा हा भित्रेपणा पाहून सिंह मोठ्या आवेशाने त्यांना म्हणाला अहो मी जिवंत असता तुमच्या केसाला धक्का लावण्याची प्राज्ञा आहे माझ्याकडून तुमचं रक्षण झालं नाही तर माझी काय किंमत राहिली तर तुम्ही असे घेऊ नका माझ्या शौर्यावर आणि शक्तीवर विश्वास ठेवून शांत राहा मी एका क्षणात तुमच्या शत्रुता नाश करतो अशा प्रकारे मोठ्या तो सिंह बोलत व मधून मधून डोळे वटारून तोच त्या मारलेला एक बाण येऊन त्याच्या पंजात घुसला त्या वेदने व्याकुळ होऊन तो मोठ्याने ओरडला ते तेव्हा कोल्हा त्याच्याजवळ ते जाऊन त्याला म्हणाला महाराज ज्याने आपल्या बाणाने तुमच्यासारख्या बलवान प्राण्या घायाळ केलं तो पराक्रमी शतशत्रू कोण असावा बरं सिंह त्यावर म्हणाला मित्रा माझा अंधा दाबरीत चुकला समोर हातात धनुष्य घेतलेला माणूस उभा आहे त्यानं केलं केवळ अजिंक्य आहे तात्पर्य नुसते शौर्य व सामर्थ्य यापेक्षा चारशे एकतीस सूर्याचे लग्न एकदा उन्हाळ्याच्या दिवसात कोणी अशी अफवा उठविली की सूर्य लवकरच लग्न करणार आहे ही बातमी ऐकून सगळ्या पशुपक्ष्यांना खूप आनंद झाला व बेडकांनी सर मोठा उत्सव करण्याची तयारी चाल गेली तेव्हा त्यातला एक म्हातारा बेडूक आपल्या जातभाईंना म्हणाला अरे हे आपण काय करतो याचा तुम्ही विचार केला का वास्तविक पाहता सूर्याचं लग्न होणार हे ऐकून तुम्हाला दुःख व्हावं कारण तो हले एकटाच आहे तरी आपल्या उष्णतेने आमची सगळी राहण्याची ठिकाणं तापवून टाकतो मग उद्या लग्न होऊन त्याला त्याच्यासारखी मृगी झाल्यावर आपली काय अवस्था होईल बरं तात्पर्य ज्याच्यापासून आपल्याला त्रास होतो त्यांचं बळ वाढत चाललं तर त्याबद्दल आनंद मांडणे हा मूर्खपणा हो। चारशे बत्तीस लावी पक्षीण व तिची पिल्ले एका शेतात एक लावी पक्षीण आपल्या हो होती। जेव्हा ते शेत पिकले तेव्हा तिला ते काळजी पडली की आपल्या पिलांना पंख फुटून ती चांगली उडवू लागण्याच्या चा जर शेताचा बालक शेत कापायला आला तर कसे होईल तेव्हापासून चारा आणण्यासाठी नेहमी बाहेर जाताना माझ्या माग इथं येऊन कोणी काही बोललं तर ते सगळं मी घरी आल्यावर मला सांगा असं आपल्या पिलांना सांगून ती जाऊ लागली एके दिवशी शेताचा येऊन आपल्या मुलाला म्हणाला मुला हे शेत कापायला हवं असं मला वाटतं तर तू उद्या सकाळी आपल्या मित्रांना शेत कापण्यासाठी मदत करायची विनंती कर संध्याकाळी लावी पक्षीं घरी येतात पिलांनी ती हकीकत तिला कळविली आणि तिच्यावरती किलबिल करून ती म्हणाली आई आता आम्हाला इथून लवकर दुसऱ्या ठिकाणी घेऊन जा पक्षिण म्हणाली मुलांना काही काळजी करू नका कारण शेताचा मालक शेत कापायला येतील या विश्वासावर राहिला आहे यावरून उद्या कापणे होत नाही याबद्दल खात्री असुसऱ्या दिवशी पक्षीण बाहेर गेल्यावर शेताचा मालक पुन्हा शेतावर आला व मित्रांची वाट पाहत बसला परंतु बराच वेळ गेला तरी एकही माणूस आला नाही मग उन्ह होत आले तेव्हा तो आपल्या मुलाला म्हणाला मुला आ, मित्र शेजारी पाजारी यांच्यावर अवलंबून राहण्याचा अर्थ नाही तर तू आता आपल्या नातेवाईकांकडे जा मी शेताच्या कापणीला मदत करण्याची त्यांना विनंती कर संध्याकाळी पक्षीने घरी आली तेव्हा पिलांनी ते बोलणे दिला कळविले व तेथून दुसरीकडे जाण्याचा आग्रह केला तेव्हा पक्षीने त्यांना म्हणाली मुलांना तुम्ही मला जे सांगता त्यावरून घेण्याचं काही कारण नाही नातेवाईक येऊन यांचं शेत कापण शक्यच नाही दुसऱ्या दिवशी शेताचा मालक येऊन नातेवाईकांची वाट पाहत बसला परंतु कोणीही आले नाही मग तो आपल्या मुलाला म्हणाला मुला काही हरकत नाही या लोकांची मिजा तरी कशाला चालू द्यावी आपण येऊन हे शेत कापून टाकू दोन कोयत्यांना चांगली धार करून ठेव म्हणजे रात्री पक्षीणाऱ्यावर पिलांनी तिला सर्व सांगितले तेव्हा ती म्हणाली मुलांना आता इथे राहण्यास काही अर्थ नाही कारण जो माणूस आपलं काम आपण स्वतः करीत असत म्हणाला तो ते काम केल्याशिवाय राहणार नाही तितके बोलून तिने आपली निलंब तिथून काढून दुसरा एका सुरक्षित जागी नेऊन ठेवली दुसऱ्या दिवशी शेताचा मालक व त्याचा मुलगा दोघांनी येऊन शेताच्या कापणीला सुरुवात केली तात्पर्य जे काम स्वतःच्या हातून होण्यासारखं असेल त्या का मदतीवर अवलंबून राहू नये गोष्ट चारशे ते खोरमेणबत्ती एका माणसाच्या घरी काही समारंभानिमित्त गावातील लोकांना आमंत्रण दिले होते त्याप्रमाणे रात्री दिवाण सगळे लोक जमल्यावर एक शामदान मेणबत्ती श्यामदान श्यामान मेणबत्ती गर्व सूर्य चंद्रपे तुम्हारा का है, दार उगड़ने आज वारा येणबत्ती विधान गई घर मालकाने ली व तिना अग भाई आता तरी चेटी रहा बधेत विझू नकोस अन बढ़ाईचा गप्पा मारू नकोस सूर्यचंद्राच्या गोष्टी तुला कशाला ते तुझ्यासारखे वाऱ्याने भिजून जातात तात्पर्य ज्याचे आपले साम्य कधीच नाही अशा माणसाशी बरोबरी करण्याचा आव आणणारा माणूस स्वतःच हास्यास्पद मात्र करून घेतो गोष्ट चारशे भिकारी आणि त्याचा कुत्रा एक भिकारी व त्याचा कुत्रा एका सरदाराच्या बंगल्यासमोर बसले होते स्वयंपाकिण बाईने काठी भाकरीचे तुकडे बाहेर आणून टाकले इतक्यात त्या सरदारांच्या बरोबर बसून, नेहमी जेवणाऱ्या एका गरीब आश्रिताचे लक्ष तिकडे जाऊन तो ते काय करतात हे पाहण्यासाठी क्षणभर थांबला इकडे त्या भुकेल्या आधाशी भिकाऱ्याने त्यातले काही तुकडे स्वतः खाल्ले व बाकीचे तुकडे आपल्या अंजरे मुलांसाठी वाटे करून ते आपल्या धोत्राच्या पत्रात बांधून घेतले एक अगदी वाळलेला लहानशा भाकरीचा तुकडा त्याने आपल्या कुत्र्याला दिला तो प्रकार पाहून सरदाराचा आश्रित आपल्या म्हणाला या कुत्र्याच्या आणि माझ्या स्थितीत साम्य आहे आपण काहीतरी खायला मिळेल या आशेने हा कुत्रा आपल्या मार्गाच्या तोंडाकडे पाहत बसतो आणि सरदार मला एखादी नोकरी देतील या आशेने मी त्यांच्यावर अवलंबून राहतो परंतु याला आपल्या कुटुंबातल्या माणसांचा चरितार्थ अगोदर सरवावा लागत असल्यामुळे आपल्या कुत्र्याला पोटभर खाऊ घालणं त्याला जसं जमत नाही तसं आपल्या नातेवाईकांना आधी नोकरी द्यायची असल्यामुळे माझी सोय सरदारांना अर्थातच करता येत नाही तात्पर्य प्रत्येक माणूस आपल्या जवळच्या नातेवाईकांची जितकी काळजी घेतो तितकी आश्रितांची किंवा एका सुंदर फुलबागेत एक लहानसे मासे ठेवले होते बागेतील फुलझाडांना त्याच टाक्यातील पाणी घालण्यात येत असे बागेतील माळ्याचे फुलझाडांकडे विशेष लक्ष असल्यामुळे त्याने एक दिवस टाक्यातील सगळे पाणी फुल झाडांना घातले राहिलेल्या थोड्याशा पाण्यात मासे बिचारे कसे तरी जीव धरून राहिले काही वेळाने बागेचा मालक तेथे येऊन त्याने माश्यांची स्थिती पाहिली तेव्हा त्याला माळ्याचा फायद राग आला तो त्याला म्हणाला अरे मला जशी फुलझाड आवडतात तसे मासेही आवडतात हे लक्षात ठेवून यापुढे वागत जा माळे अगदी शंख होता आपल्या मार्काच्या आज्ञेचा भलताच चा अर्थ करून माश्यात भरपूर पाणी मिळावे म्हणून दुसऱ्या दिवसापासून झाडांना पाणी घालण्याचे त्याने अगदीच बंद केले थोड्या दिवसांनी मालक पुन्हा बागेत तो बागेला शोभा देणारी सगळी फुलझाडे वाळून गेली आहेत असे त्याला दिसले मग तो रागाने माळ्याला म्हणाला अरे मुर्खा केवढी चूक केलीस यापुढे लक्षात ठेव की टाक्यातल्या पाण्याचा उपयोग मासे आणि फुलझाड या दोहांसाठी सारखा करायचा आहे मासे जगले पाहिजेत तशीच फुलझाड ही जगली गोष्ट चारशे छत्तीस आणि रावर एका नदीत जाती जातीचा एक मासा राहत असे तो आकाराने शक्तीने व सौंदर्याने त्या नदीतील श्रेष्ठ असल्यामुळे समुद्रात जाऊन तेथील सर्व माशांचे ते प्रमुखत्व स्वीकारावे असा त्याने विचार केला मग त्याप्रमाणे समुद्रात जाऊन तेथील सर्व माशांना हात मारून तो म्हणाला अरे तुम्ही सर्वांनी आजपासून माझी आज्ञा पाळली पाहिजे हे तेथे ते घमेंडे ते भाषण रावस जातीच्या एका माशाला, इतका राग आला की तो त्याच्या अंगावर एकदम धावून गेला ते पाहून आपला जीव वाचवण्यासाठी ठिगूर सारखा पळत सुटला मागून तो रावस त्याचा पाठलाग करत होता शेवटी ठिगूर जेव्हा गोड्या पाण्यात तेव्हा रावसने त्याचा पाठलाग करण्याचे सोडून गेले त्या दिवसापासून समुद्रातील माशांवर राज्य करण्याची इच्छा ठिगुरास कधीही झाली नाही तात्पर्य आपले सामर्थ्य किती याचा अजिबात विचार न करता जो हलतीच महत्वाकांक्षा धारण करतो त्याला शेवटी पश्चाताप करण्याचा मुलगा आणि नागतोडा एक मुलगा एका शेतात टोळ धरत असता गवतात बसलेला नागतोडा या नावाचा टोल त्याच्या हाती सापडला इतर टोळांप्रमाणे हा टोळही दुष्टच असेल अशा समजुतीने तो मुलगा त्याचा जीव जेवू लागला तेव्हा नागतोडा दिनवाने तोंड करून त्याला म्हणाला अरे मी आजपर्यंत कोणालाही कोणत्याही प्रकारचं दुःख दिलं नाही की कोणाचं नुकसान करण्याची शक्तीही माझ्या अंगी नाही गवतावर बसून गायन करावं इतकंच काय ते मला ठाऊक असं असताना माझ्या गरीबचा जीव घेऊन तुला काय मिळेल बरं हे ऐकून त्या मुलाला त्याची दया आली व त्याने त्याला समजले तात्पर्य निरपराधी प्राण्याचा आपल्या हातून छळ होऊ नये याबद्दल काळजी घेणे हे प्रत्येकाचे कर्तव्यच आहे गोष्ट गरुड पक्षिण मांजर व डुकरी एका गरुड पक्षिणीने एका मोठ्या झाडाच्या उंच भांडीवर आपले घरटे केले त्या झाडाच्या मध्यभागी एक ढोली होती एक रान मांजर राहत असे व झाडाच्या मुळाशी पोकळ जागा होती एक राहन डुकरी आपल्या पिलांसह राहत असे एके दिवशी मांजर गरुड पक्षिणीकडे जाऊन पिला म्हणाले बाई काय सांगू आपल्यावर मोठा अनर्थ गुजरण्याची वेळ आली आहे ती खाली असलेली डुकरी सगळा दिवस झाडाच्या मुळाशी उकरीत असते एकदा झाड उकडून पडलं म्हणजे आमची पिल्ल सहजच आपल्या हाती लागतील असं तिला वाटतय मित्र आता काय करावं यात काळजीत आहे अशा प्रकारे गरुड पक्षिणीच्या मनात भीती उत्पन्न करून ते दुष्ट मांजर तिला कळत डुकरी जवळ आले व चिन्ह चेहरा करून तिला म्हणाले बाई आज तुम्ही कुठं बाहेर जात नाही डुकरी म्हणाली का बरं म्हणाले सहजच पण खरंच सांगायचं तर तुम्हाला एक बातमी सांगायची आहे गरुड पक्षिण आपल्या पिल्लांना म्हणत होती की डुकरी बाहेर गेली की तिची पिल्ल मी तुम्हाला खाऊ हलीन, आणि एक मांजरीचं पिल्लू तोंडी लावायला देईन हे तिचं वर्ण मी प्रत्यक्ष ऐकलं आता मी जाते माझी मुलं घरी एकटीत आहेत इथे वरून ते आपल्या ढोलीत गेले याप्रमाणे पक्षीण व डुकरी यांच्यात एकमेकींच्या बद्दल खोट्या गोष्टी सांगून त्या मांजराने त्यांच्या मनात एकमेकीविषयी द्वेष उत्पन्न केला व खाणे मिळवण्यासाठी रात्री बाहेर जावे व दिवसा आपल्या ढोल बसून खादीवर पहावे, असा क्रम त्याने ठेवला ही त्याची वर्तन पाहून डुकरी व पक्षीण ह्या एकमेकींविषयी इच्छा साशंक झाल्या की त्या आपली जागा सोडून कित्येक दिवस बाहेर पडल्या नाहीत याचा परिणाम असा झाला की त्या व त्यांची पिल्ले अन्न न मिळाल्याने उपासमारीने वर्ण व त्या दुष्ट मांजराची जंगल झाली तात्पर्य स्वार्थी व चहाडखोर माणसाच्या शब्दावर विश्वास ठेवून शेजाऱ्याशी शत्रुत्व करणे हा मूर्खपणा होय गोष्ट चारशे एकोणचाळीस बोकड आणि बैल एकदा एक बोकड एक इतका मस्त झाला की त्याने सर्व बोकडांशी लढून त्यांचा पराभव केला हो मग त्याला वाटले की आता बैलाशी झुंझून त्याचाही पराभव हो करावा त्याप्रमाणे त्याने एका बैलास लढण्यास आव्हान केल्यावर त्याची हो त्या बैलाची लढाई झुंपली व थोड्याच वेळात बैलाने त्याला चांगलाच मार देऊन त्याची हडे खिळखिळी करून टाकली काही वेळाने सावध झाल्यावर बोकड आपल्याशी म्हणाला मला शिक्षा मिळाली हे योग्यच झालं जो आपल्या देशात शक्तीने बोलतात श्रेष्ठ त्याच्याशी स्पर्धा करण्याचा परिणाम असाच व्हायचा गोष्ट चारशे चाळीस शेतकरी आणि कोल्हा एका शेतकऱ्याच्या शेतात शिरून कोल्ह्यांनी फार धुमाकूळ घातला होता म्हणून त्यांना पकडण्यासाठी शेतकऱ्याने शेतात एक चाप लावून ठेवला दुसऱ्या दिवशी सकाळी कोल्हा अडकलेला त्याने पाहिला मग रागाने त्याने त्या कोल्ह्याच्या शेतकाला तेलाने भिजवलेली खडकी गुंडाळून त्याला आग लावली वो सोडून गेले आगीमुळे होळपळून निघणारा तो कोल्हा धान्याने भरलेला एका मोठ्या शेतात शिरला व त्याच्या शेतकाची आग लागून ते सगळे धान्य थोड्याच वेळात जळून गेले ते शेत त्याच शेतकऱ्याचे होते आपण राजाभरात कोल्ह्याचा भलक्याच रीतीने सूड घेऊन स्वतःचे नुकसान करून घेतले हे लक्षात आल्यावर शेतकऱ्याला फार पश्चाताप झाला तात्पर्य रागाच्या भरात आपण जे काय करतो त्याचा परिणाम काय होईल याचा विचार माणसाने अवश्य केला पाहिजे गोष्ट चारशे एक्केचाळीस जाळ्यात सापडलेला रेशमाचा किडा एका कारद्याने पक्षी धरण्यासाठी एक जाळे पसरून ठेवले होते त्यात एक रेशमाचा किडा सापडला ज्या जाळ्यात आपण सापडलो ते जाळे रेशमाचे आहे हे पाहून तो किडा मनाशी म्हणाला हे जाळी विनायला जे रेशीम लागले त्याचा आहे चुकीमुळे ओढवले आहे असे जेव्हा एखाद्याला समजते तेव्हा त्याला फार वाईट वाटावे हे साहजिकच आहे गोष्ट चारशे बेचाळीस मुलगा आणि पोपट एका मुलाने तिन्रेहात एक पोपट पाळला होता एके दिवशी पिंजऱ्याचे दार उघड राहिले असता तो पोपट बाहेर पडला व उडून जाऊ लागला त्याला पकडण्याचा त्या मुलाने बराच प्रयत्न केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही मग तो पोपटाला म्हणाला अरे तू जात असलास तर खुशाल जाम चांगला पश्चाताप झाल्याशिवाय तुझे डोळे उघडणार नाहीत तू कुठेही गेलास तरी तिथल्यासारखं सुख तुला दुसरीकडे मिळणार नाही पोपट म्हणाला मला सुख मिळो न मिळू पण एवढं नक्की की यापुढे मला तुझ्या मताप्रमाणे वागावं लागणार नाही माझ्या मनाला वाटेल त्याप्रमाणे मी वागू शकेन तात्पर्यंत स्वातंत्र्यातले थोडे सुख सुद्धा श्रेष्ठ होय गोष्ट हो। चारशे त्रेचाळीस तरुण पुरुष आणि कोकिळ हे तरुण माणूस फार छानिष्ट व उधळ्या होता त्याने आपली सगळी मिळकत दारू जुगार सारख्या व्यसनात घालवली मग हो तो दरिद्री होऊन भिकाऱ्यासारखा फिरू लागला हिवाळ्यात एके दिवशी चांगले कडक ऊन पडले होते अशा वेळी तो माणूस कोकिळा पाहून त्याला वाटले की खरंच उन्हाळा आला व त्या पांघरणाची काही गरज नाही असा विचार करून त्याने आपले काही कपडे घाण ठेवले व पैसे काढून तो आपल्या मित्राबरोबर जुगाराचा डाव खेळायला गेला तेथे त्याने सगळे पैसे जुगारात घालविले संध्याकाळी थंडी पडली तेव्हा त्याला थंडीमुळे आजार पण आले उन्हाळा असून असे कसे झाले याचे आश्चरे करीत तो पुन्हा नदीवर गेला तर तेथे तो पोकिळ पक्षी थंडीने गारठवून झाडाखाली मरून पडलेला त्याला दिसला तो प्रकार पाहून तो चांगला शुद्धीवर आला मग त्या पक्षाला म्हणाला अरे मी तुझ्यावर विश्वास ठेवून आपले कपडे गहाण ठेवण्याचा मूर्खपणा केला तू मला फसवलंस आणि स्वतःचाही नाश करून घेतलास तात्पर्य व्यसनी माणूस काही वेळा इतका बेसावत असतो कि त्याला सर्वताच्या गोष्टीचेही भान राहत नाही गोष्ट चारशे चव्वेचाळीस ससा आणि शिंगे एकदा एका सिंहाने बोकड्याची शिकार केली तेव्हा त्याची शिंगे लागून त्याला जखमा झाल्या त्यामुळे सिंहाने संतापून असा हुकूम सोडला की शिंग जनावरांनी आजच्या आत निघून जावं हा हुकूम अमान्य करून जर एखादं शिंगाचं जनावर इथे राहील तर त्याला फाशीची शिक्षा दिली जाईल हा हुकूम ऐकून बैल रेडे हरिण मोकळ इत्यादी शिंगे असलेली जनावरे पळत सुटली त्यांच्याबरोबर एक ससाही पळू लागला आपला लांबकानाची सावली पाहून त्याला वाटले ते आपली शिंगेच आहेत असे समजून सिंह कदाचित आपल्याला ही शिक्षा देण्यास कमी करणार नाही पळता पळता एक ओळखीची चिमणी त्याला भेटली तो तिला म्हणाला चिमुताई राम राम आता येतो आमचे हे उंच कान काही आम्हाला सुखानं राहू देत नाहीत कानाऐवजी शिंग आहेत असं समजली जाण्याची आहेसून शक... म्हणाली काय तुझ्या कानाला शिंग समजून तू तसा त्यावर म्हणाला चिमो ताई तू वाटेल ते म्हणालीस तरी माझे कान ही माझी शिंगच आहेत असं जर एखाद्यानं सिद्ध करायचं ठरवलं तर हल्लीच्या बेबंद शाहीत ते सहज सिद्ध करून दाखवू शकतील शातोय एकदा बेबंदशाही सुरू झाली म्हणजे एखाद्या निरपराधी माणसावर सुद्धा निष्कारण आता संभव असतो गोष्ट चारशे पंचेचाळीस इसाब व कोंबडी इसाब ज्या माणसाच्या गुलाम होता तेथे एका कुंपणात काही कोंबड्या पाळलेल्या होत्या त्यांच्याकडे तो एके दिवशी लक्षपूर्वक पाहत बसला होता इसाबसारखा चतुर माणूस एक कशीत कोंबड्यांकडे पाहत बसला आहे हे बघून लोकांना मोठे आश्चर्य वाटले व त्यांचा एक घोडका त्यांच्याकडे पाहून इसाप म्हणाला त्या मूर्ख कोंबऱ्यांचं अनुकरण माणसानं करावं याच मला मोठा आश्चर्य वाटत लोकांनी विचारले कोणत्या गोष्टीचं इसा अनुकरण इसाप म्हणाला ह्या कोंबऱ्या ज्या मानाने ओरडतात त्या मानाने उपडा उकरण्याचं काम त्यांच्याकडून होत नाही आणि माणसंही असंच करतात कारण कामापेक्षा त्यांची बडबडच नेहमी अधिक असते गोष्ट चारशे सरडा दोघे वाट प्रवास करत असता वाटेत चरड्याच्या रंगाविषयी त्यांचा वाद सुरू झाला त्यांच्यापैकी एक जण म्हणाला सरड्याचा रंग निळा आहे मी तो मी स्वतः आपल्या डोळ्यांनी पाहिला आहे यावर दुसरा वाट सुरू म्हणाला सरड्याचा रंग हिरवा असून तो मी अगदी जवळून पाहिला आहे आपल्या मताविषयी दोघांची ही खात्री असल्यामुळे वाद वाढता वाढता शेवटी भांडणावर मजर गेली इतक्यात एक तिसरा वाट स्वरूप त्या ठिकाणी आला व त्याच्याकडे त्या दोघांनी आपला वाद मिटवण्याचे काम सोपविले त्यामुळे तो तिसरा वाटस्वरू आनंदीत होऊन थोडेसे हसून म्हणाला मित्रांनो ज्या अर्थी काल रात्री मी स्वतः एक सरडा पकडून ठेवला आहे त्या अर्थी तुम्ही आपला वाद माझ्याकडे आणला हे फार चांगलं झालं पण खरं विचाराल तर दोघही चुकता कारण त्या प्राण्याचा रंग अगदी कोळशासारखा काळा आहे हे ऐकताच दोघंही आश्चर्यचकित होऊन म्हणाले काय म्हणता त्याचा रंग काळा शक्यच नाही त्यावर तो तिसरा वाट स्वरू म्हणाला उगाच वाद कशाला प्रत्यक्षच पाहना माझ्याकडच्या डब्यात एक सरडा, सरडा आहे त्याने काढला व उघडला घोटाळ्यात डब्यातला सरडा मोठ्या शहाण्या माणसाचा आवाहन म्हणाला अरे माणसांनो कोणत्याही गोष्टीविषयी नक्की मत देण्याचं धाडक कधीही करू नका हे खरं की चालू असलेल्या वादात तुमचं तिघांचं किंमत अगदी बरोबर आहे तुम्हें तिघा कि ही निरनिरा वे मजा रंग पड़ा पर मैं तुम्हारा विनंती करते तुम्हें स्वतः अभिप्राया कि अनुभ जितकी कि दिखकी किस अभिप्राया अभवाला दे चला गोष्ठ चारशे सत्तेचा मधमाशा व गांधीमाशी कहीं माशा एक मधमाशां गोल्या शिर वगैरह कि हा मध आमचा है मगे व मधमाशां भांडण सुरू जाए तेव्हा त्या एका गांगिल माशीकडे न्याय मागायला गेल्या दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून येऊन गांगिल माशी म्हणाली तुम्ही दोन्ही जातीच्या माश्या जवळ जवळ सारख्याच दिसता त्यामुळे न्याय देणे थोडं अवघड दिसतं तेव्हा तुम्ही दोन्ही पक्षांच्या माशांनी एक एक रिकां पोळं घेऊन त्यात मध तयार करून तो माझ्याजवळ घेऊन या म्हणजे तुमच्या मधाची चव आणि रंग या पोळ्यातला मध कोणाचा ते मी सांगेन ही गोष्ट लगेच मान्य केली पण साध्या माश्याचा प्रयत्न करू लागल्या ते पाहून हा मध तुमचा लवाडी बाहेर पडल्याशिवाय राहत नाही गोष्ट चारशे अठ्ठेचाळीस लढाऊ कोंबळे व गरकी दोन लढाऊ दातीचे कोंबळे एके ठिकाणी चलत असता त्यांची अकस्मात गाठ पडली ते मुलतेच भांडखोर असल्यामुळे एखाद शुुल्लक कारण भाड़ी सवय होती तेमा एक बटारंखले वज कर लड़ाई लड़ाई इतनी भयंकर जख्मी हो जमीनी वी लड़ाई पहात एक बदक जवरच उ रागावन माझा शाह शेजा ती लड़ाई करना तुम्हें के मूर्खपण केला सवाल भांडोर मानसे सुधा करतात, असाया खचित करता दुसर का आवाज ऐक अपने हाथी का एखा पड़ने का हाथाई मात्र मोड़न घन्माते होता तत्पर्य क्षुलक गोष्टी भांडण कर मूर्खपण चारशे एक कुतरा एक लबाड़ कुटे एक वाघ भेटला त्याने पूर्वी वाघ पाहिला नव्हता तरी पण त्या वाघाला त्याने हाक मारली व त्याच्याबरोबर वादविवाद करत ते चालले असता त्यांना वाटेत एक गाव लागले त्या गावातले जे जे कुत्रे दिसत त्यांच्यावर वाघ विनाकारण तुटून पडू लागला ते पाहून आपल्या कुत्र्यांचे करण्यासाठी गावातले लोक बडगे घेऊन वाघ व कुत्रा यांच्यावर तुटून पडले व वाघाबरोबर त्या कुत्र्यालाही त्यांनी चांगलेच बळवून काढले त्याचे कारण इतके की तो त्या वाघाबरोबर होता तात्पर्य घाईघाईने आणि अविचाराने कोणत्याही माणसाची संमत धरू नये कारण तो जर दुष्ट असला तर दुष्टपणाचे प्रयश त्याच्याबरोबर त्याच्या सोडत्यालाही भोगावे लागते गोष्ट चारशे पन्नास कोल्हा व कोंबडा एक कोंबडा एका कुंपणावर बसून मोठ्याने ओरडत असता त्याचा आवाज ऐकून भक्षाच्या शोधात असलेला एक कोल्हा त्या ठिकाणी आला त्याला पाहताच तो कोंबडा उंचावर जाऊन बसल्यामुळे आपले हाती लागेल असं त्याला वाटेना मग त्याला काहीतरी थाक मारून खाली आणावे या हेतुने तो त्याला तुला पाहून मला फार आनंद झाला पण तो आहेस तिथून तुला मला आलिंगन देता येत नाही यामुळे मला थोडस वाईट वाटत तू जर स्वतः खाली येशील तर बरं होईल त्यावर कोंबडा बोलूनच म्हणाला कोल्ढोबा मी जर खाली आलो तर संकट पड़ेल तू माजा मित्र तुझापास दुसर एपड़ो तो मीका हो रही मरे मित्र भीति बाढ़ प्राणी पक्षीता सहन ये त्रास दे जो को विरुद्ध वगेल शिक्षा करी असा ही ठरावी गोष्ट सर्वान कहली है तरी तुला अजून कशी समजली नाही याचं मला मोठा नव्हत वाटत कोल्ह्याचे हे बोलणे चालू असता कोंबडा वर मान करून दूर पाहू लागला तेव्हा कोल्हा त्याला विचारू लागला मित्रा इतकी उंच मान करून काय पाहतो आहेस त्यावर समोरून पाच सहा शिकारी कुत्रे येत आहेत असं मला वाटतं असं हे म्हणाला त्या एकताच कोल्हा म्हणाला अरे असं असेल तर मला गेलोच पाहिजे राम राम हामी निघालो कोंबडा त्याला थांबवत म्हणाला अरे भाऊ तू असा पडू नकोस मी लवकरच खाली येतो तुझी सहाची गोष्ट सांगितली ती जर खरी असेल तर ह्या कुत्र्यापासून भीती बाळवण्याचं तुला काहीच कारण नाही त्यावर कोल्हा म्हणाला नाही रे बाबा तसं नाही हो सह झाला आहे हे जरी खरं तरी तो कुत्र्यांना अजून कळला असेल की नाही कोण जाणे तात्पर्य ठकाला महाठक कधी कधी